पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमडेरे वाचक मिलिंदव्हाणकर कथातिश्री एका अरण्यात एक शिकार करून नणू काय आपले पातक वाढवित होता एकदा तो वनातून फिरत असता त्याला एक पर्वतप्राय प्रचंड डुक्कर दिसला डुकरला पाहिल्याबरोबर त्याने आपले धनुष्यबाण सज्ज करून कानापर्यंत चाप ओढून बाण मारला त्याबरोबर तो डुक्करही राधाने लाल होऊन त्या शबराच्या अंगावर धावून गेला आणि आपल्या तीक्ष्णदातांनी त्याचे पोट फाडून त्याने त्याला ठार केले परंतु शबराने मारलेल्या बाणामुळे ते डुक्करही आपल्या प्राणास मुकला व दोघेही एकमेकांचे पडले त्या अरण्यातून एक धुकेने व्याकुळ झालेला कोल्हा अन्नाच्या शोधार्थ ते हिंडत तेथे आला व ते दोघे मरून पडलेले पाहून आनंदाने आपल्याशी विचार करू लागला या जन्मी जरी काही केले नाही तरी गेल्या जन्मातील पातक भोगायला लागते विधीने ठरविल्याप्रमाणे शुभ आणि अशुभ भोगावेच लागते त्याचप्रमाणे जशा काळी आणि जशा देशात शुभ अशुभ केले असेल त्याप्रमाणे भोगणे प्राप्तच आहे आता आपली बऱ्याच दिवसांची काळजी दूर झाली आज आपण या दोघांचे मांस खाण्याऐवजी धनुष्याला लावलेली ही स्नायू नसांची दोरी आहे तेवढी खावी नाही तरी शहाने मिळवलेल्या द्रव्याचे शक्तीवर्धक औषधाप्रमाणे थोडे थोडे सेवन ठेवंतरित असतात एकदम सर्व संपून टाकीत नाही असे म्हणत त्याने धनुष्याचे एक टोक तोंडात घातले आणि दातांनी ती स्नायूंची नाडी तोडण्यास सुरुवात केली नाडी तुटल्याबरोबर धनुष्याची वापरलेली काठी एकदम सरळ होऊन त्याच्या ताडूमध्ये घुसून डोक्यातून बाहेर पडली आणि त्यामुळे कोल्हा म्हणून मी म्हणतो ती अतिलोभ फार वाईट ब्राह्मण पुढे म्हणाला जन्म या जन्माचं कर्म भन विद्या व मरण ही पाच कोणा प्राण्याला चुकली आहेत ब्राह्मणीला ते पटले व ती म्हणाली घरात थोडे तीळ शिल्लक आहे ते कुठून तेवढ्यावर ब्राह्मणाला भोजन घालील असे बोलणे होऊन तो ब्राह्मण दुसऱ्या दिवशी पहाटेत परगावी गेला इकडे ब्राह्मणीने घरातले तीळ चांगले ऊन पाण्यात धुतले आणि कुठून उन्हामध्ये वाळत ठेवून उन, ती घरातली इतर कामे करू लागली ती कामात असताना एक कुत्रे तिच्या अंगणात आले आणि त्या तिळांवरच मुचले ब्राह्मणीने हा प्रकार पाहिल्यावर तिला मोठे संकटच वाटू लागले ती स्वतःशीच म्हणाली माझे दैवत माझ्याकडे पाठ करून बसले आहे घरात जे थोडे तीळ होते ते सुद्धा कुत्र्यांनी निरुपयोगी करून टाकले आता हे कुठलेले तीळ कुणाला तरी देऊन न कुठलेले तीळ आणले पाहिजेत असे म्हणून तिने ते तीळ गोळा केले आणि नेमका मी ज्या घरात भिक्षे गेलो तिथेच तियारी तो म्हणाली हे कुठलेले तीळ घेऊन न कुठलेले देता का, त्या त्या थे थे त्या दे उन, का ते ऐकून त्या बाईने ते कुठले तीळ घेतले पण तिचा मुलगा तिथे होता ते अजब बाईची शास्त्र पाहून तो म्हणाला अगा आई हे कुठलेले तीळ तू घेऊ नकोस कुठलेले तीळ देऊन न कुठलेले तीळ ती बाई घेते आहे त्याला काहीतरी तसेच कारण असले पाहिजे मुलाचे म्हणणे ऐकून तिने कुठलेले तीळ परत केले म्हणून मी म्हणतो की शांडिली मातीने कुठलेले तीळ देऊन न कुठलेले मागितले त्याला तसेच कारण असले पाहिजे मग तू तरी मला उंदराच्या बिळाचा मार्ग दाखव तांब्र चूड म्हणाला तो उंदीरही एकटा नाही चांगले दहा वीस उंदीर त्याच्या मागोमागे असतात यावर पाहुण्याने विचारले मग तू विचार खणून का पाहत नाही इथे खणल्यावर त्यांचे बीड नक्कीच सापडेल खाण्यासाठी इथे पहार कुदळ काही आहे का होय इथे एक कुदळ आहे तांब्र म्हणाला तर मग आपण अगदी सकाळी इतर कोणाच्या पावलांनी त्या मार्गाने खणत जाऊ म्हणजे त्यांचे पाहुणाचे हे बोलणे ऐकल्यावर मात्र मला भीती वाटली की त्यांना एकदा का माझ्या बिळाचे तोंड सापडले की आतील द्रव्याचा साठा पण सापडेल हुशार लोक एखादी वस्तू नुसती हातात घेऊन एका क्षणातच त्याचे वजन अंदाजीत असतात त्याप्रमाणे एकदाच जरी एखाद्या व्यक्तीला पाहिले तरी त्याचे आचरण आपण सहजताळता येते माणसाच्या तत्त्वाचे माप त्याच्या पूर्वीच्या कामावरूनच अंदाजता येते मोराच्या पोराला पिसाला नसला तरी त्याच्या चालण्याच्या गतीवरूनच आपण त्याला ओळखत नाही का त्यावेळेस मी घाबरून माझ्या सहकार्यांकडे गेलो आणि त्यांना सूचना देऊन म्हटले बाबांनो आज आपणच रोजच्या मार्गाने घरी जाता यायचे नाही तेव्हा दुसऱ्या वाटेने दुसऱ्या वेळात जाऊया असे म्हणून मी माझ्या सहकार्याना घेऊन दुसऱ्या वाटेने चाललो तो समोरून एक मांजर आले, उंदरांचा एवढा मोठा कळप पाहून त्याने एकदम झडप घातली व दहा पाच उंदीर ठार केले राहिलेले उंदीर माझ्यावर रागावले व आपले रोजची वाट सोडून या भत्त्या वाटेने का अशी तक्रार करीत आमच्या जमिनीतल्या किल्ल्यापर्यंत आले त्यांच्या जखमातून रक्त वाहत असल्यामुळे वाटेवर जणू रक्ताची रेख ओढल्यासारखी दिसू लागली एखाद्या हरणाने पारध्याचे जाळे तोडून अरण्यातल्या आगीतून उंच उड्या मारून आपले प्राण वाचवण्यासाठी बाहेर पडावे आणि पुढे असलेली मोठी विहीर न दिसल्यामुळे आणि ताम्रचूड थेट माझ्या किल्ल्याच्या दारापर्यंत येऊन पोहोचले व हातातल्या कुलळीने खणून ज्या धनाच्या साठ्यावर मी राहत होतो ते सर्व धन घेऊन गेले ज्या धनाच्या वासावर मी उड्या मारीत असे ते धन नाही झाले बाबा रे तो पाहुणा आनंदाने तुला जागी राहण्याची जरूर नाही नंतर ते दोघे निघून गेले ते गेल्यावर मी माझ्या भग्न वैराण आणि द्रव्यांचे ढगोले नसलेल्या किल्ल्यात गेलो एका काळच्या माझ्या रमणीय संसाराची अशी परवड मला पाहावेना मी दिनमूड होऊन आता काय करावे कुठे जावे माझ्या मनाला कुठे शांती मिळेल याचा विचार करी तो दिवसांबरोबर गेलो परंतु उत्साह मात्र आम्ही आल्याची चाहूल लागतात ताम्रचूडाने चिच्छी काठी भिक्षापात्र वाजवण्याकरता हातात घेतली तेव्हा तो पाहुणा म्हणाला मित्रा अजून तुला निशंक मनाने झोप येत नाही ती उंदराची टोळी आलेली आहे ताम्रचूड म्हणाला त्यांना घाबरवून घालवून देण्यासाठी मला रिक्षापत्र या काठीने वाजविले पाहिजे इसकी काही तू उंदरांची दहशत घेऊ नकोस पाहुणा म्हणाला त्या द्रव्याचा ठेव्या बरोबर त्यांचा उत्साहही हो नाहीसा त्यांचा काय पण सर्व प्राण्यांची ही अवस्था अशीच होते उत्साह हो, उठत बोलणे हे सारे पैशाने येणाऱ्या उदयचे खेळ असतात त्याचे हे माझ्या मनाला चांगलेच झुंबरे आणि त्याबरोबर मी मोठ्या रागाने त्या रिक्षापात्रावर खूप जोर करून उडी मारली परंतु तेथपर्यंत न पोचल्यामुळे जमिनीवर आदळलो बघ आता उंदराचा प्रताप पाहुणा हसून मनाला। सर्वजण पैशाने बलवान आणि पंडित बनतात हा उंदीरही त्या डगोऱ्याच्या जोरावर आपल्या जातीत मान्यता पावला होता आता तो त्यांच्या प्रमाणे उड्या मारण्यात असमर्थ झाला आहे तो आता निशंक मनाने भोग दात काढलेला साप मद नसलेला हत्ती आणि धन नसलेला मनुष्य हे नुसते नावाचेच असतात त्याचे हे उद्गार मी मनात विचार करू लागलो पैसा नाही म्हणून आज मला हातभर सुद्धा उडी मारता येत नाही धिक्कार असो माझ्या जिण्याला उन्हाळ्यात आटून जाणाऱ्या होणेच पैसा नसलेल्या गम गमजान संतुष्टात येतात सीते पोहे ते पोहे खाऊन पुन्हा ते पोट भरले आहे ते नावाचेच पोहे त्याचप्रमाणे गरीब मनुष्य सूर्य ज्याप्रमाणे सर्व वस्तू प्रकाशमान करतो तसाच पैसा असेल तरच गुणांचे तेज पडते त्यातून मनुष्य जन्माचा तुधित्री असला तर गोष्ट वेगळी परंतु पैशाने मिळणारे सुख भोगून मग दरिद्री बंद दुखी शुष्किडलेले किंवा भाजलेले धान्य बी म्हणून पेराला निरुपयोगी असते तसे दरिद्री मनुष्याचे आयुष्य दरिद्री मनुष्याजवळ कुणीही जाता आला तरी केवळ संशयानेच त्याचे मन बदलते व तो परत जातो विधवेच्या स्थनाप्रमाणे दरिद्री मनुष्याचे मनोरथ उन्नत असले तरी ते निरुपयोगी ठरतात याप्रमाणे नाना विचार माझ्या मनात येत होते माझे मन निरुत्साही बनले होते तरी मी सकाळी माझ्या बेळ्यात परत आलो मला बेळात शिरलेला तातास ढाकेचे हुंदीर मला ऐकू येईल इतक्या मोठ्याने आपापसात आप बोलू लागले बाबांनो आपले पोट आता आपणच भरावे हे सांगले इतरांच्या नादी लागायचे आणि त्यांच्या पाठीमागे राहून अन्न मिळवायचे म्हटले तर मांजराच्या तडाख्यातच सापडायचे ना तेव्हा त्यांच्या नादीला गाच कशाला याच्याजवळ पैसा नाही आणि संकटे मात्र भरपूर तो स्वामी काय कामाचा मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत आत परंतु माझ्याकडे कोणी आले नाही की कोणी ढुंकूनही पाहिले नाही असे आहे दारिद्र्य दरिद्री पुरुष मृतवतच ज्या मैथुनापासून प्रजोत्पत्ती नाही किंवा ज्या श्राद्धाला श्रोत्रीय ब्राह्मण नाही किंवा ज्या यज्ञात दक्षिणा नाही ते दरिद्र्याप्रमाणे मृतवतच असा विचार मी करीत असताना माझे सर्व सेवक माझ्या शत्रूला जाऊन मिळाले आहेत असे मला कळले व मला वाकुल्या दाखवीत आणि वेडावी छिंडू लागले मी एकटाच बसलो असता मला झोप लागली नंतर मी विचार केला की त्या बैराग्याच्या पेटीला भोग पाडून आपले द्रव्य परत आणण्याचा प्रयत्न करावा म्हणजे वाकुल्या दाखवणाऱ्यांचे दात त्यांच्याच घशात घालता येतील परंतु दरिद्री माणसाचे मनोरथ म्हणजे श्रीमंत घराण्यातील विधुवात होत नुकतेच नुसतेच व्रतवैकल्याचे विचार कृती करता येत नाही दरिद्री माणसाची नाटलग मंडळी सुद्धा त्याला अपमानकारक रीतीने वागवितात त्यापेक्षा मरण बरे दारिद्र्य काय करीत नाही लाज लज्जा संकट आणि अपमान हे दारिद्र्याचे करीत होत दरिद्री माणसाचे नातलग त्याला झिडकारतात आणि जणू आपले काही नातेच नाही अशा तऱ्हेने वागून अपमानाचे हजारो चटके त्याच्या हृदयाला देत असतात शेळीने अंग झाडून उडवलेल्या धुळीप्रमाणे किंवा केर काढताना उडालेल्या धुळीप्रमाणे दरिद्री माणूस अपशकुनी आहे असे लोक समजतात साध्या मातीचाही शौचाला जाऊन आल्यावर हाताला लावायला उपयोग करतात परंतु दरिद्री माणसाला जग तेवढीही किंमत देत नाही दरिद्रीणूस श्रीमंताकडे पैसे देण्यासाठी गेला तरी तो आता पैसे मागणार म्हणून श्रीमंतांच्या कपाळाला आठ्या पडतात अशा दारिद्र्यापेक्षा मृत्यू करा असे वाटले तरुण वर काय असलेल्या वित्ताचे तो रक्षण करू शकत नाही त्याचे पितर त्याच्या इथे पाणी पिण्यास येत नाहीत गाय ब्राह्मण संपत्ती व स्त्री यांच्या रक्षणासाठी प्राण गमावले तरी ते सार्थकी लागतात असे शहाणे म्हणतात म्हणून मी निश्चय केला की आपले धन परत मिळवलेच पाहिजे रात्री तो तापसी धोके गेल्यावर मी त्याच्या पेटीला भोग पाडले तो जागा झाला आणि त्याने मला बांबूच्या दांडक्याने डोक्यावर मारले आयुष्य शिल्लक होते म्हणून मी तिथून जीवानेशी निसटलो नाहीतर मी त्या तडाक्यात मेलोत असतो नशीब असेल त्याप्रमाणे मिळेल देव सुद्धा या विरुद्ध जाऊ शकत नाही म्हणून मी दुःखही करीत नाही आणि मला आश्चर्यही वाटत नाही कारण जे मेह है ते दुसरा कुछ घेव शक नहीं मनतात, खरे कसे कासव आवड़ा विचार कातर।